जय जय रघुवीर समर्थ कमाताईंचं पत्र कपणता वाचलं सगळ्या सन्मान पत्र वाढदिवसाला आपण गेलो नाही ना कोणी तिकडे मनापासून इच्छा आहे पण त्यांच्यासाठी काही आपण आशीर्वाद द्यावे तेवढे आपण मोठे नाही पण नामदेवांचं सुंदर वचन आहे या संदर्भात तेवढं आपण सगळी ती इच्छा सदिच्छा प्रगट करू नामदेवांचं वचन ना आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे म्हणून तेवढं तरी आपण सगळ्या मिळून त्यांच्यासाठी म्हणूया मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कला हरिचा कल्पनेची बाधा न होणे कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकारा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी शरीर प्राणासी करीन कुरवंडी देवा करीन कुरवंडी क्षणय कनसोडी संगत नामा म्हणे तया असावे कल्याण रामा असावे कल्याण जाधान पांडुरंग विठ्ठल रखुमाय विठोबारखमयी विठ्ठल रखुमाय विठोब बारखमय विठ्ठल रखुमय विठो बारखमयी रखु रखु रखु पंढरीनाथ महाराज त्यांच्या सद्भावनेमध्ये सगळंच काही आलेलं आहे नामदेवांचं म्हणून तेवढं म्हणू आपण आपला कुणाचाही वयाचा तो अधिकार नाही की आपण त्यांना काही द्यावं त्यांचे आपण कृपांकित व्हावं एवढं निश्चित आहे आणि तेवढी रामाच्या चरणी प्रार्थना करू की खरंच नी रामय आयुष्याचा व कारण अधिष्ठान जेव्हा असतं त्याच्या अधिष्ठानावरतीच काही कार्य करत संपूर्ण विश्वाचा कारभार हा त्याच्या अधिष्ठानावरती चाललो नुसता तो यायचा म्हटला तरी सगळे पशु पक्षी सुद्धा कामाला लागतात त्याला काहीच करावं लागत नाही फक्त त्याचं अस्तित्व एवढंच आपल्यासाठी प्रेरणादायी असतं आणि अशी अस्तित्वच आपल्याला बक्कीच्या मार्गावरती पुढे घेऊन जात असतात तसंच कमाताईंचं आहे मला नक्की माहिती आहे फारशी मी इकडे आले नाही पण फोनवरनं ना मात्र आमचं बोलणं होतं मला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांचा अधिकार निश्चित माहिती आहे सगळेच आपण इथून त्यांना वंदन करू आणि आता कथा पुढे सुरू करते चारी बालकं जी आहेत ती या ठिकाणी आता अयोध्येमध्ये आहेत आनंदी आनंद आहे अयोध्येत आनंदी आनंद आहे पण ज्या ठिकाणी रावण आहे त्या ठिकाणी मात्र वाल्मिकी म्हणत आहेत सगळे अशुभ संकेत व्हायला सुरुवात झाली लंकेमध्ये सगळ्या घटना अशुभ घडायला लागल्या ज्या क्षणी इथे अवतरण आहे भगवंताचं त्या क्षणी पहिल्यांदा काय झालंय तर लंकेमध्ये भूकंप झालेला आहे रावणाचा मुकुट जो आहे तो मस्तकावरून पडलेला आहे त्याचं छत्र जे आहे ते, ते मोडलेलं आहे त्याच्या जे राज्य आहे त्याच्या तटाची जी भिंत आहे ती भिंत खचलेली आहे आणि सगळ्यात अशुभ म्हणजे काय तर दिवसा घुबडं जे आहेत ते ती, ती फिरायला लागली आणि आरडाओरडा करायला लागली आणि लक्षात आलं की काहीतरी आता इथे संकट आहे अर्थात हे जरी सगळं लंकेमध्ये झालं तरी अहंकारी रावणाला मात्र हे सगळं काहीतरी कळत होतं पण एवढं लक्षात आलं नाही की ज्या काही अशुभ घटना घडणार आहेत त्याचं निमित्त मात्र मी आहे कारण इतका अंतर्मुख तो नाही पण याई घटनेकडे त्यांनी फारसं गांभीर्याने पाहिलेलं नाही आता या मुलांच्या शिक्षणाची सोय करायला पाहिजे होती यांचं मौजी करायला पाहिजे होतं हे सगळं व्रतबंधन जे आहे मौजी जे आहे ते सगळं कुणी केलेलं आहे तर वशिष्ठांनीच केलेलं आहे वशिष्ठांच्या पाशी या चारही बालकांचं जे आहे ते वेदाध्यमाची बुद्धिमत्ता जी आहे ती अत्यंत विलक्षण आहे अगाध अशी बुद्धी त्याच्या पाशी आहे आणि अगाध बुद्धीने संपूर्ण शास्त्र जे आहे ते शास्त्र त्यांनी आत्मसात केलेले चारही भावंडांनी अत्यंत अल्पावधीमध्ये सगळं शास्त्र जे आहे ते आत्मसात केलं शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण होण्यासाठी बाकीच्यांना बारा बारा वर्ष ज्याला आपण म्हणतो प्राथमिक शिक्षण पूर्ण व्हायला एवढी गरजच नाही पडली हो दोन तीन वर्षामध्ये या सगळ्या बालकांचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग शस्त्रविद्या काय सगळं काही जे आहे हे सगळ्याची सोय वशिष्ठानी केलेली आहे आणि दहा बारा वर्षाची मुलं जी बालक थोडी ज्याला आपण म्हणतो टीनेजर मध्ये येतात अशी होत आहेत नव्हतायत त्याच वेळेला त्या, त्या काळामध्ये पद्धत होती की ज्या वेळेला अध्ययन पूर्ण होतं त्यावेळेला तीर्थयात्रा करायची आता आपल्या जीवनामध्ये बघा आपण तीर्थयात्रा कितव्या वर्षी करतोय रामायण सांगतं अध्ययन पूर्ण झालं की तीर्थयात्रा करायची का तीर्थयात्रा करायची कारण जे ज्ञान मिळवायचंय ते ज्यांच्यासाठी वापरायचंय ते कसं वापरायचं आणि केव्हा वापरायचं आणि कुठे व्हायचं हे कधी कळणार तीर्थयात्रेविषयी नाही म्हणजे समाजाचं अवलोकन केल्याशिवाय त्या ज्ञानाचा उपयोगच नाही ना आणि म्हणून वशिष्ठाने आज्ञा केलेली आहे की आता कुठे जायचं तर तीर्थयात्रेला जायचं आणि म्हणून राम आणि लक्ष्मी तीर्थयात्रेला निघाले त्यावेच्या पद्धतीनुसार कौशल्य माते काय केलेलं आहे तर स्वस्ती पुण्य वाचन करून घेतलेलं आहे स्वस्तिवाचन करून घेतलं स्वस्त पुण्य वाचन करून घेतलं सर्व धार्मिक विधी केले अधिष्ठान प्राप्त करून दिलं आणि या बालकानं जे आहे ते बालकांना पाठवलेलं आहे आता लक्षात घ्या राजाचे राज पुत्र आहेत राजपुत्र आहे पण असं नाही म्हटलंय की लवाजमा घेऊन जा नाही तुमचे तुम्ही दोघं जा तीर्थयात्रेला मुलांनी जायचं बाकी कोणी जायचं नाही म्हणून केवळ बालकांना काय केलेलं आहे तर त्यांना तीर्थयात्रेला पाठवलेलं आहे वाल्मिकी वर्णन करतात कुठे कुठे गेलेत बद्री निघालेली ही जी बालकं आहेत दोघ जण हे कुठे गेलेत तर वेदप्रयागला गेलेत शिवप्रयागला गेलेत कर्णप्रयागला गेलेत कर्मप्रयागला गेलेत ब्रह्मप्रयागला गेलेत शरयू नदी यांनी पूर्ण जिथून सुरुवात केली त्यानंतर गंगा नदीकडे गेलेत कृष्णा नदीकडे गेलेत वेणणेकडे आले त्याचा अर्थ इथपर्यंत रामणी लक्ष्मण आलेले आहेत हे सगळं केल्यानंतर अनेक वनं त्यांनी पाहिली आहेत अनेक तपवनं पाहिली आहेत नैविषारण्यामध्ये गेलेत त्याचबरोबर धर्मारण्यामध्ये गेलेत चंपारण्यामध्ये गेलेत ब्रह्मारण्यामध्ये गेलेत वेदारण्यामध्ये गेलेत सर्व तीर्थ जी ती सर्व तीर्थ जी आहेत ही चालत गेलेली आहेत जेवढी म्हणून आपले पक्षी तीर्थ आहेत मातृतीर्थ आहे पितृतीर्थ आहे या सगळ्याच्या ठिकाणी गेले उदंड ज्या ठिकाणी देवळं आहेत ती दक्षिणेकडचं असणारा शिवकांची आणि विष्णुकांची या सर्व देवळामध्ये या दोन्ही बालकांनी काय केलेलं आहे तर पायी प्रवास करून हा संपूर्ण तीर्थयात्रा जी आहे ती पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर ही सगळी तीर्थयात्रा पूर्ण करून राम लक्ष्मणपण पुन्हा कुठे आलेत तर ते मात्र अयोध्ये मध्ये आले आहेत आता ही थोडी बालकं मोठी झाली आहेत तरुण वयाकडे झुकाय लागलेली आहेत अजून तरुण पूर्ण झालेली नाही पण सोळा सतरा वर्षाची बालक आहेत आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे इतकं तीर्थयात्रा केलेली आहे समाजाचं अवलोकन केलेलं आहे त्यामुळे बुद्धीला एक प्रकारची प्रगल्भता आलेली आहे आणि प्रगल्भता आलेली असल्यामुळे बोलणं जे आहे ते अत्यंत व्यवस्थित आहे गमतीशीर एक गोष्ट येते नाथांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे वाल्मिकिनी पण उल्लेख केलेला आहे आणि ती गमतीशीर कथा अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्ञानी दिय गंभीर असा रघुवीर या अर्थ राम कसा है ज्ञानी है धीर है गंभीर है तो मनो कि जो कोणी साधक वैराग्यपूर्ण असेल, मुमुक्षु असेल, मुमुक्षुल ज्यादा मोक्षा की इच्छा अशा मुमुक्षूला साक्षात श्रीराम का वैराग्य धारूण करते मुक्त करते याचा अर्थ जर आपल्याला पारमार्थिक प्रवास करायचा असेल वैराग्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कोणाचं भजन केलं पाहिजे रामाच्या भजनाला पर्याय नाही हो कारण वैराग्याने परिपूर्ण आहे प्रश्नच मुली पुढे आल्या आता येईल लक्षात की विचारलेले आहेत लक्षात की काय प्रकारचं वैराग्य आहे इतकं वैराग्य आहे की कसली आसक्तीच नाही जीवनामध्ये इतकी सहजता आहे कुठेही एखादी गोष्ट ओढून ताणून केलेली रामाच्या जीवनामध्ये दिसत नाही अगदी सरलता, सरळता जसं नाव सरळ आहे तशी सगळी कृती कशी आहे तस सरलता पारदर्शकता असं त्यांचं जीवनाचं वैशिष्ट्य आहे आणि असे राम साक्षात वैराग्य धारण करून येतात आणि वैराग्य देऊनच जीवाला तारून नेतात असं आपल्याला रामायण सांगतं आणि त्याच वेळेला अयोध्येमध्ये कोणाचं आगमन झालेलं आहे तर विश्वामित्रांचं आगमन झालेलं आहे आनंद झाला दशरथाला दशरथांनी त्यांचा यथायोग्य सत्कार केलेला आहे पाद्यपूजन केलेलं आहे आणि सगळं पूजन केल्यानंतर विचारलं की कसं काय येणं झालं काय कारण आहे आणि त्यावेळेला मी कशा सा आज वस कूठे है तो वना मधे है जेवे मन ऋषि प्रत्येक युग मध्य भगवंता की प्राप्ति को सत्ययुग मध्य ध्याना त्रेता युगा मध्य यज्ञयागा कर्मा होती द्वापार युगा अर्चन भक्ति संकीर्तना होती और आज कलि नाम साधना श्रेष्ठ है कारण आज ध्यान करायचं म्हटलं तरी शक्य नाही सकाळी बसलो ध्यानाला पण ध्यानाला लाईट गेल्याबरोबर पहिल्यांदा गाडीचा आवाज आला वाटलं तर अरे काय हे आता ध्यान काही घडणं शक्य नाही पण हे ग्रंथ कशासाठी ऐकायचे उपनिषदांचा अभ्यास कशासाठी करायचा अभ्यास केला की लक्षात येतं की ज्या गाडीचा आवाज मला आलाय त्या गाडीचा आवाज करणारा ज्यानी तो केलेला आहे किंवा एखादा कवळाकर कशढला ओरडला असेल तर त्याच्या वाणीची वाणी आणि माझा ऐकणाऱ्या कानाचा कान एकच तत्व आहे आणि जर ते एकच तत्व असेल तर त्या माझ्याच तत्वानी मला कसा काय त्रास होईल काही त्रास होणार नाही अंत शांत झालं आता गाडीचा ऐकलेलाच आवाज काय झाला त्या आवाजाने ब्रम्हचिंतन होऊन ब्रम्हत्वाशी ऐक्य साधलं गेलं अर्थात हे साधण्यासाठी उपनिषदांचं अध्ययन अवश्यके लक्षात म्हणून शास्त्र ऐकायचं बाकी कशासाठी नाहीतर काय आपल्याला भक्ती करून आपल्याला उद्धरून जाता येतच की पण अखंड जर वृत्ती ब्रह्माकार्य राहायची असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे कारण साधनारूढ आपल्याला नाही राहता येत अखंड आणि संत म्हणतात अखंड साधनारूढ राहत आम्ही सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास तशी काय साधन होणार नाही ना आयुष्य जर साधनारूढ व्हायचं असेल तर चिंतन रूपी साधन अखंड आपल्याला करता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला असे जे ग्रंथ आहेत मग ते वेद असतील उपनिषद असतील किंवा रामायण महाभारतासारखे ग्रंथ आहेत भागवता सारखे ग्रंथ आपल्याला सहाय्य करतात असे जे आलेत विश्वामित्र आणि विश्वामित्रांनी सांगितलं मी कशासाठी आलेलो आहे तर तुझा पुत्र जो आहे तो मला हवाय माझ्या मदतीसाठी आणि कशासाठी तर राक्षसांचे युद्ध करण्यासाठी आता मात्र दशरथांना भयंकर दुःख झालं ते म्हणतात काही कर माझा पुत्र म्हणजे माझा प्राण आहे ते माझं स्वरूप आहे मी असं करतो मी पाहिजे तर तुझ्या येतो मंत्र म्हणतात नकोय मला मला नकोच आहे कारण पुढे येणारा जो राजा आहे त्याला मला डायरेक्ट एज्युकेशन द्यायचंय तुमचं झालेलं आहे आता सगळं तेव्हा तुम्ही यायची गरज नाही मला यायचंच असेल त्यात काय करतो तुझा मुलगा मला दे नाही तर मी आपला परत चालतो आणि त्याच वेळेला वैशिष्ट्य आलेले आणि वशिष्ठ दशरथाला म्हणताय की विश्वामित्र आणि वशिष्ठ हे दोन जरी विन्न वाटत असले लौकिकामध्ये जरी काही यांचे मतभेद असले तरी लक्षात ठेव ही दोन शरीर असली तरी अंतकरणी मन मात्र ऐकत आहे जितका तू माझ्यावरती विश्वास ठेवतोस त्याहीपेक्षा किंबवन अधिक विश्वास कोणावरती ठेव विश्वाम तर विश्वामित्रांवरती ठेव आणि तू काय कर तुझे पुत्र तुझा पुत्र त्यांच्याबरोबर पाठव काय विश्वामित्रांचं वैशिष्ट्य आहे ज्यांचं कर्माचरण अत्यंत उत्तम आहे ज्यांनी अनुष्ठान कसं करावं तर ते विश्वामित्रांसारखंच करावं आणि या कर्म अनुष्ठानाच्या सयाने जे ब्रम्हज्ञानापर्यंत जाऊन पोचलेले म्हणून ब्रह्मज्ञानाकडे जाण्यासाठी काही टप्प्या आहेत कर्माशिवाय उपासनेत जाता येत नाही म्हणजे भक्तीच जाता येत नाही आणि भक्तीशिवाय ज्ञान मिळत नाही या टप्प्याने गेलं तरच ते शास्त्राला मान्य आहे आपलं असं हो होत नाही आपण आधीच ग्रंथ वाचायला लागतो हा ग्रंथ वाचतो तो ग्रंथ वाचतो तो ग्रंथ वाचतो तो ग्रंथ वाचतो आणि ब्रह्म घोटाळा होतो काय करायचं काहीच कळप नाही एक म्हणतात असं करा दुसरं म्हणतात तसं करा तिसरं म्हणतात तसं करा चौथं म्हणतात आम्ही सगळंच करायला जातो आणि सगळंच करायला गेल्यानंतर काहीच होत नाही म्हणून शास्त्र म्हणतं एक संप्रदाय स्वीकारा संप्रदाय का स्वीकारायचा तर एका संप्रदायाची साधना केली की तो रस्ता आपल्याला टोकापवळपर्यंत घेऊन जातो संप्रदाय कशाला म्हणतात जो सम्यक प्रदान करतो त्याला संप्रदाय म्हणतात आणि सम्यक म्हणजे अंतरंगाची अत्यंत शांत स्थिती जिथे समाधान आहे तृप्ती आहे आनंद आहे हे देण्याचं सामर्थ्य ज्याला आहे त्याला संप्रदाय म्हणतात आणि म्हणून सांप्रदायिक उपासना करून सांप्रदायिक साधना करून जीवाला मुक्त होता येत सगळ्या ग्रंथ वाचून मुक्त होता येत नाही नाथ महाराजांचा एक अभंग आहे कलावती आईंचा एक सुंदर अभंग आहे आई म्हणतात भक्तीची आहे उदरी प्रसवे ज्ञान भक्ती करा आणि भक्तीतून जे ज्ञान मिळेल ना ते मान्यता आहे शास्त्राला म्हणून ज्ञानाच्या जा मागे जाऊ नका भक्ती करत राहा भक्ती म्हणजे काय आहे तर जशी आई लेकूरवाळी आहे तान्हा बाळ आहे त्या आईला तुम्ही बोलवलं तर तान्ह्या बाळाला आमंत्रण ला, द्यावं लागतं का नाही हो ते येतं अगदी तसं शुद्ध भक्तीच्या कडेवरच बालक म्हणजे ज्ञान आहे म्हणून शुद्ध भक्ती करा ज्ञान येणारच आहे ज्ञान मिळवू नका भक्तीने ते येऊ दे आणि ते जे आलं असेल तर ते शास्त्रसंमत आणि संत संमत आहे आणि असं आचरण कोणाचं आहे तर विश्वामित्रांच विश्वामित्रांचं असं वैशिष्ट्य सांगतायत एक ऋषी दुसऱ्यांचं वर्ण कौतुक करतायत बरं आपण काय करतो बघा एक बेटला दुसऱ्याच्या विषयी निंदाच करत असतो कधी चांगलं बोलत नाही इकडे मात्र वैचारिक मतभेद आहेत पण ते अत्यंत समाधानानी सांगतायत आणि कौतुकानी दशरथाला सांगतायत की आम्ही दोघं वेगळे असलो तरी अंतरंगातून मात्र आम्ही कसे आहोत तर आमचा विचार एक आहे आणि तू काय कर्यासाठी कर? यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तुझा मुलगा तू देवकार्याची सिद्धी त्याच्या हातून व्हायची आहे आणि तुझा पुत्र तू दे आता वशिष्ठांकडून दशरथाला कळलं म्हटल्यानंतर शेवटी तो मान्य झाला देताना तो म्हणतोय मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतोय बरं माझ्या आत्म्याची काळजी घ्या तो म्हणतोय आत्म्याची काय काळजी घेणार आत्मा नित्यमुक्त असणारा त्यात काय काळजी घ्यायची बरं तरी सुद्धा लौकिकातली भाषा आहे इतकं मुलावरती प्रेम आहे आणि म्हणून दशरथ म्हणतोय विश्वामित्रांना की मी माझा आत्मा तुमच्या हाती देतो लगेच गेलेले नाहीयेत काही काळ विश्वामित्र तिथे राहिलेत आणि त्यावेळेला रामाचा आणि विश्वामित्रांचा सुंदर संवाद आहे त्या संवादामध्ये रामानी काही प्रश्न विचारलेत विश्वामित्रांना पहिला प्रश्न त्यांनी विचारले की देहाविषयी जीवाला इतकं प्रेम का वाटतं विश्वा मित्र सांगतायत अरे या दिवाचा पहिला संग कुणाशी आहे तर ते देहाशीच आहे ना कारण त्याचं सगळं प्रगतीकरण अशाच्या माध्यमातून होतं तर या देहाच्या माध्यमातून येतं आणि म्हणूनच त्याला सगळ्यात कोणाचं प्रेम जास्त असेल तर या देहाचं प्रेम आहे जीवाला देहाचं प्रेम का वाटतं पहिला प्रश्न विचारलाय दुसरा प्रश्न विचारलाय की विषयरूपी विश्वा जीव पुन्हा पुन्हा का प्राशन करतो याचा अर्थ इतके विषय आपण बोगतो पण ते विषय बघून आपल्याला तृप्ती होतच नाही हो एक साडी घेतल्यानंतर बरं वाटावं की नाही हो दुसरी आणखीन पाहिजेत तिसरी पाहिजेत अख्खं कपाड भरलं तरी साडी हवीच आहे नाही मिस्तर म्हणजे यजमान माझे चेष्टेने म्हणतात तुझे पाश कोस जातील तेव्हा जातील पण निनानेक आधी साडीचा कोष्ट काढ त्याच्यातून सुटलीच तरी पुष्कळ सुटशील पण आमचा बायकांचा साडीचा कोष्ट काही सुटत नाही ज्ञाना वाटेल आम्हाला काही कोशच नाही का नाही ना त्यांचा ना? पेपर वाचण्याचा कोशही सुटत नाही लक्षात घ्या प्रत्येकाचे वेगळे वेगळे आहेत <laughs> सुटत नाहीत आपण सोडायचं म्हटलं तरी सुटत नाहीत लक्षात घ्या चालतच नाही चहा पाहिजे चहा बरोबर पेपरही पाहिजे बातम्या पाहिजे आणि त्याच्याबरोबर गमतीनी आमच्याकडे घडीमध्ये येतात सगळे शिकवायला भाऊ का म्हणायची हातामध्ये रिमोट असतो म्हणे ते बायका बिचारा एखादी सिरिल बघत बसतात बर पण इकडे नाही इकडे वेगवेगळ्या त्याचा अर्थ बदलतच व्हायचं गमतीने भाऊ काका म्हणतात काय करणार बायकोने बदलतात म्हणून तरी बदलतात पण बदल हा जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे गमतीचा विचार सोडून द्या पण आपल्याला चैन नाही पडत एक प्रकारचं साधन आपण नाही करू शकत आणि म्हणून साधनेमध्ये सुद्धा वैविध्यता पाहिजे आणि म्हणून विषय आपल्याला विविध लागतात प्रश्न विचारलाय की जीव प्रत्येक जीव जो हे विष्टारूपी विषय पुन्हा पुन्हा का सहन करतो कारण विविधता ही हवी विषयाशिवा चैन पड़ता नहीं अज्ञा ने कि इंद्रिया सुख हेच खर सुख है पा अजूपर्यत जोपर्य ज्ञान हो पर है। है करतो तो पर्यत कहीं इंद्रिया निमित्ता ने जीवाला आत्मसुखा प्राप्ति होती पत्मसुखा प्राप्ति है मात्र अज्ञा ने कलता कहत नहीं जीव का तो पुनः पुनः विषयाच सेवन कर असे प्रश्न झाले आणि मग वृद्धावस्थेमध्ये अनेक प्रकारच्या व्याधी असतात आणि त्या व्याधी असल्या तरी सुद्धा विषयाचा लोभ काही सुटत नाही अहंकार काही सुटत नाही निंदा करणं काही सुटत नाही हे का घडतं जितकं वय वाढत जातं तितकी देहबुद्धी वाढतच जाते पहा तरुण असतात काही विचार करत नाहीत अव गाडीवरती बसले की शंभर स्पीडनी गाडी सोडतात पण जसजसं पन्नासशी साठीला आल्यानंतर मी गाडीवरती बसते तेव्हा माझी गाडी वीसच्या पुढे पण जात नाही असं म्हणत नाही बरं का मी देहाला घाबरते म्हणून मृत्यूला घाबरते असं म्हणत नाही आपण म्हणतो नाही नाही आता आपण आपली काळजी घेतली पाहिजे का उद्या हाडं मोडली तर कोण बघणार आपलं त्याचं समर्थन करतो याचाच अर्थ आपली देहबुद्धी जितकं वय वाढत जातं तितकी ती बळकट होत जाते आणि देहबुद्धी जितकी बळकट होत जाते तितकं धैर्य कमी पडत जातं दैरेक आम्ही पडत गेलं की ह्याला धरण्याचाच प्रयत्न करतो आणि याला धरण्याचा किती प्रयत्न केला तरी त्यांनी मॅच फिक्सिंग करून ठेवलेला आहे तो त्याला न्हा नेणार आहे आणि मी नक्की हरणार आहे आता इकडे मॅच फिक्सिंग झालेलं आहे काही पैसे न घेता <laughs> आम्ही किती म्हटलं की हे तुला देणार नाही पण तो नेल्याशिवाय हरणार नाही आणि हे आम्ही आनंदाने काही त्याला देत नाही आता हे आनंदाने द्यावं म्हणून एवढं ऐकायचं बाकी काही नाही कारण परमार्थाचा हेतूच मुळात तेच आहे सकळं दुःखाची कारणाचं हित निवृत्ती एक परमार्थाचा हेतु, आणि दुसरं म्हणजे जर माझा जन्म आनंदात असेल स्थिती आनंदात असेल तर जातानाही आनंदात असला पाहिजे पण ते आपल्याला कळतच नाही आपण काय रडारड करतो गणपतीला मात्र गणपती, गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणतो त्या का म्हणतात पाहुणे आले तरी असंच म्हणतो पुढच्या वेळेला लवकर या म्हणजे आत्ता लवकर जात अज्ञानातली भाषा पण ती सत्य भाषा आहे लक्षात घ्या देव सुद्धा आपल्याला चार दिवस राहिलेलं नाही चाललं दीड दिवसात लवकर जा बाबा परत नंतर पुढच्या वर्षी जाण्याची कल्पना नाही सहन करून गणपतीला देताना आनंदाने निरोप देतो मग माल्याला का नाही आनंदाने निरोप द्यायचा कधीतरी आपल्या मनाची तयारी झाली पाहिजे आणि म्हणून परमार्थ आहे बाकी काही परमार्थाचा हेतूच नाही नाही कळला ना तर बाकीकडे बडच आहे मग सकामता आली की इथे बजबजपुरी सुरू झाली आणि सगळ्या संतांनी आपल्याला शुद्ध ज्ञान दिलंय आणि शुद्ध ज्ञानाने एक आहे शेवटचा दिवस गोड करण्यासाठी परमार्थ आहे बाकी कशासाठी परमार्थ नाही आणि तेवढं जर कळलं नाही तर मात्र गोंधळ आहे रामाने आता प्रश्न विचारला की वृद्धावस्था आणि व्याधी विषय लोभ हे सगळं काय आहे जसजसं वय वाढतं तस हे सगळं वाढत जातं आणि मग श्रीरामानी विश्वामित्राने विचारलं ज्यामुळे मला ब्रह्मप्राप्ती होईल अशी काहीतरी युक्ती सांगा युक्ती सांगा म्हटल्याबरोबर विश्वामित्र म्हणतायत त्याची युक्ती एकच सांगतो ती म्हणजे सत्संगतीची महती सत्संगतीने ब्रह्मप्राप्ती होते जीवाला तीन प्रकारची संगत आहे शास्त्र म्हणतो एक म्हणजे विसंगती एक म्हणजे दुस्संगती आणि एक म्हणजे सत्संगती काही करावं जीवनाची कोणतीही किंमत द्यावी पण दुसंगती टाळलीच पाहिजे आणि जीवनाची किंमत देऊन सत्संगती स्वीकारली पाहिजे म्हणून सत्संगती स्वीकारण आणि दुस्संगती टाळणं हा आपल्या बुद्धीचा कस आहे पण विसंगती मात्र शांतपणे सहन करणं त्याला दुसरा काहीच नाही कारण मी कोणाच्या पोटी जन्माला यायचं माझी आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे माझे पती कसे असणार आहेत माझ्या मुलांचे स्वभाव कसे असणार आहेत माझे जावाई कसे असणार आहेत माझ्या नातवंडांची बुद्धी कशी असणार आहे त्यांची प्रकृती कशी असणार आहे काहीतरी माझ्या हातात आहे का हो नाही आता ही वसंगती शांतपणे स्वीकारा जे जे माझ्या पदरामध्ये घातलेलं आहे ईश्वराने ते ते उत्तम आहे पदरी पडलं ते पवित्र झालं असं म्हणावं याला विसंगती म्हणतात आणि म्हणून विसंगती शांतपणे सहनच करता आली पाहिजे पूर्वी जितकी सहन करण्याची ताकद होती तोपर्यंत कुटुंब व्यवस्था टिकून होती आज ती क्षमता कमी होत आली आहे आणि म्हणून आपली कुटुंब व्यवस्था डळमळीत होते लक्षात घे अत्यंत काळजी वाटणारी अशी घटना आहे जितक्या शिक्षण पुढे जात आहेत शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये इतके बदल होत आहेत की त्या स्वतःच म्हणतायत काय करायचंय मी इतकी सक्षम आहे मला गरज नाहीये विवाहाची कुटुंब व्यवस्था जर टिकली नाही समाज व्यवस्था विस्कळीत होऊन जाईल आणि म्हणून तरी कुटुंबुंब व्यवस्था टिकली पाहिजे आणि त्यासाठी विसंगती स्वीकारायला सह शिकलं पाहिजे म्हणून तीन प्रकारची संगत आहे या ठिकाणी विश्वामित्र म्हणताय सत्संगतीने ब्रह्मप्राप्ती होते विश्वामित्र म्हणतायत अरे रामा तू अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा आहेस परिपूर्ण ज्ञान तू परिपूर्ण आहेस तुझ्याकडे वैराग्यानी परिपूर्ण आहेस तू शुकाप्रमाणे आहेस पण ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याचा अधिकार माझा नाही तो कुणाचा आहे तर तू वशिष्ठांच्या कडे जा सद्गुरूंशिवाय ज्ञान जे आहे ते व्यर्थ आहे आणि म्हणून सद्गुरूंची जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे काय सद्गुरू करतात काय देतात सद्गुरु देता सद्गुरूंच देणं काहीही नाही प्रत्यक्षात ते काही देणार नाहीत गुरु आणि शिष्यांचं देणं काही असेल तर काही ते बारा सफरचंद आणि बारा नारळ का देणं आहेत काय पैशाचा तिथे काही व्यवहार आहे काहीच नाही तिथे देणंही नाही आणि घेणं नाही फक्त त्यांचा सत्संकल्प आहे की या शिष्याला मुक्त करणं तो सत्संकल्पच जर शिष्याला मुक्त करत असेल तर तो जो व्यवहार आहे ते सद्गुरूंचा देणं कोणतं असेल तर ते देणं एकच म्हणजे माझ्या समोर असणारा जो शिष्य आहे त्याचं देहवृत्ती जी आहे ती देहबुद्धी कमी करणं आणि त्याला आत्मबुद्धीकडे घेऊन जाणं देहा शिवाय मी आहे अशी साक्षात अनुभूती देणं याच्याशिवाय सद्गुरू दुसरं काहीही देत नाहीत आणि शिवाय आपण जर त्यांच्याकडे काही मागत असू तर मागणीप्रमाणे पुरवठा हा एक नियम आहे अर्थशास्त्राचा आणि त्यानुसार आपण जे मागतो तसे देणारे असतील तर मग काय काय काय काय कमी करावं लागतं त्याच्यासाठी सांगायची गरज नाही आपण डोळवे ठेवून बाहेर बघितलं की कळतं टी ऑन केला पेपर वाचलं की कळतं म्हणून गुरु शिष्यांचं जे नातं आहे ते इतक पवित्र आहे ते कुठे रस्त्यावरती येण्यासारखं नाही ते बोलण्याचं नाही ते अनुभूतीचं नाही आहे आणि मग आम आपण त्याच्यामुळे पलायन वाद काढतो की त्यापेक्षा ग्रंथ हेच गुरु बट का म्हणून ग्रंथांनाच आम्ही गुरु करायला लागलो चुकीचं नाही पण जमिनीत तण वाढतात म्हणून आम्ही शेती करायचं सोडलं का रोज रेल्वेचं ऍक्सिडेंट होतात म्हणून आम्ही रेल्वेचा प्रवास सोडला का मग व्यवहारात जे आमचं अडतं ते आम्ही काही सोडलं नाही पण पर परमार्थ वाचून आमचं अडतच नाही म्हणून करना मात्र मी सोड़ून टाकलं नाही व चालणार विश्वामित्र म्हणत आहे सद्गुरूंशिवाय शुद्ध ज्ञान नाही आणि म्हणून सद्गुरूंच्या ज्ञान व्यर्थ आहे म्हणून तू काय कर तर तू कुठे जा तर तू वशिष्ठांकडे जा आणि मग विश्वामित्रांनी शुद्ध ज्ञानासाठी शुकमुनींना कुठे पाठवलं आणि शुकमुनींची कशी फजिती झाली वाल्मिकी सांगतात वाल्मिकी रामायणामध्ये कथा येते शुकमुनी अत्यंत वैराग्यानी परिपूर्ण असे असणारे ज्यांना वैराग्याचं इतकं ज्ञान मातेच्या गर्भामध्येच झालं आणि गर्भामध्ये जेव्हा ज्ञान झालं तेव्हा या बालकाने एक बुद्धीचा निर्णय घेऊन टाकला मातेच्या गर्भातून यायलाच नको कारण हे सगळं दृश्य जगत म्हणजे माया आहे या मायेमध्येच मी अडकला जाईल बघायलाच नको म्हणून डोळे मिटून घेऊन मातेच्या गर्भामध्ये एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही नऊ वर्ष भगवतामध्ये उल्लेख येतो नऊ वर्ष शुकमनी मातेच्या गर्भामध्ये राहिले नऊ वर्षांनंतर बाहेर आले ना मातेकडे बघितलं ना, माते ना पित्याकडे बघितलं मनामध्ये चालायला लागले मनामध्ये चालायला लागल्यानंतर आईला दुःख वाटलं आणि म्हणून आई दुःख करायला लागल्यानंतर व्यासानी आईला समजावलेलं आहे ते म्हणतात दृश्यंती तिथं नाव आहे काळजी करू नकोस परमेश्वराला तेज द्यावं जे आपल्याला अत्यंत प्रिय असत आणि आपला पुत्र आपल्याला अत्यंत प्रिय असतो आणि म्हणून तो देऊन टाकूया आपण परमेश्वराला तू दुःख करू नकोस पण तरी आई हाक मारते बा शुका बा शुका आणि म्हणून त्याने ओकार दिलाय हुंकार दिलाय तो म्हणजे वृक्षातून अंतकर्ण वृत्ती इतकी विश्वाकार झालेली आहे की पित्याला पुत्राचा अधिकार कळला इतके वैराग्याने परिपूर्ण असणारे शुकमुनी या शुकमुनींना ज्ञानासाठी कोणाकडे पाठवलं तर जनक राजाकडे पाठवत जो जनक राजा गृहस्थाश्रमी आहे राज्यावरती बसलेला आहे हा राजा आहे पण ह्याच्या आतमध्ये राज्य नाही हा गृहस्थाश्रमी आहे पण ह्याच्या आतमध्ये ग्रह गृहस्थाश्रम नाही किंवा घर सुद्धा नाही अत्यंत अलिप्त आहे करू न करता कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जनक राज आहे या जनक राजांकडे ज्या वेळेला वाल्मिकी सांगतायत कसे गेलेत शुकमुनी शुकमुनी कमरेला एक पस्त्र बांधले कौपीन बांधलेलं आहे गळ्यामध्ये यज्ञोपवित्र जान्ह घातलेला आहे आणि हातामध्ये राखुंडी घेतली आणि गेलेले जनकाच्या दारात जाऊन उभे निरोप पाठवला शुकमुनी आलेले आहेत शुकमुनी तुम्हारा भेटाला आ निरोपर जनका निरोप पठला संगत त्या सुखी वहा पुनः निरोपलाकमुनी माला तुम्हें भेट घी है जनका ने पुनः निरोप पठला संगत त्या सुखी हो तीसर जेवन निरोप पठवला शुकमु विचार करता है कि जनक राजा मैं पुनः पुनः संगत संगत्यागाने सुखीवा असं का सांगतोय आणि मग त्यांनी विचार केल्यानंतर लक्षात आलं की मी प्रत्येक वेळेला निरोप पाठवतोय की हा शुक तुमच्या भेटीला आलेला आहे विचार केला आता कोण शुक शुक यातला कोण देह शुक आहे की देहातला आत्मा शुक आहे मी भे तुमच्या भेटीला आलेलो आहे याचा अर्थ भेटीला प्रत्यक्षात कोण आलेला आहे आणि मग लक्षात आलं की सूक्ष्म अहंकाराच्या सहितच आलेले होते निरोप दिलेला होता की संगत त्याग करून सुखी हो आणि म्हणून लक्षात आलं की कोण सुख आणि कोण मी यातलं कळलं नाही सहा कोण अहम त्यातला सहा कोण आणि अहम कोण ह्या सगळं चिंतन करता करता त्यांच्या लक्षात असं आलं की आपला अहंकार होता आणि म्हणून शुक मुनीची बुद्धी जी आहे ती अत्यंत अहंकार रहित झाली त्यांनी त्रिशुद्धी केली आणि त्रिशुद्धी होऊन ते कुठे गेलेत तर जनकाकडे गेलेत आणि ते म्हणतायत आता कि मी काय घेऊन आलोय तर समित पाणी आले आहे हातामध्ये समित पाणी घेऊन आलेलोय याचा अर्थ शिष्य म्हणून आलोय तुमच्याकडून ज्ञान घ्यायला आलेलो आहोत म्हणजे येतानाच मान्य केलेलं आहे की माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहात समित पाणी समित पाणी म्हणजे समीधा घेऊन आलेलो आहे समिधा जर सुकल्या असतील तर त्या चटकन भस्मीभूत होतात आणि जर ओल्या असतील तर त्या पेटता पेटत नाहीत इतक्या त्रास देतात जे बाजूला असतात सगळ्यांच्या डोळ्यानं चुरचूर करतात अगदी तसं जर अंतकड शुद्धी जर समित पाणी गेलो याचा अर्थ अंतकरणावरती कोणताही पूर्वसंस्कार नसेल पाठी कोरी असेल तर त्या कोऱ्या पाठीवरती संतांना किंवा सिद्धगुरूंना जे पाहिजे ते लिहिता येतं पण आम्ही कोऱ्या पाठीने जातच नाही आम्ही काय केलं तेच आधी संतांना सांगायला जात काय करू नये विचारत बरं आम्ही काय केलं हेच सांगायला जा असे शुकमुनी गेलेत आणि मग शुकमुनी जेव्हा म्हणतात की मी समित पाणी गेलेलो आहोत मात्र साक्षात जनतराजे बाहेर आलेत आणि अत्यंत सन्मान आणि कुठे गेलेत तर ते घेऊन शुकामुनी गेले गेलेल्या आतमध्ये त्रिशुद्धी त्यांनी केली कोणत्याच प्रकारची त्रिशुद्धी केली तीन प्रकारच्या शुद्धी आपल्याला कराव्याच लागतात आपण म्हणतो आधीव्याधी उपाधी आधी व्याधी उपाधी म्हणजे काय आधी म्हणजे मनाचं चाचल्य व्याधी म्हणजे शरीर निरोगी नसणं शरीराला सारखी करून शरीरामध्ये बिघाड होणं त्याला व्याधी म्हणतात मनात बिघाड होणं त्याला आधी म्हणतात आणि बुद्धीत बिघाड होणं त्याला उपाधी म्हणतात म्हणून आधी व्याधी आणि उपाधी या तिन्ही गोष्टींची शुद्धी करावी लागते आणि म्हणून दररोज जीवानी काय करावं तर त्रिवेणी संगमात स्नान करावं काल आपण विचार बघितला शरीर शुद्ध होण्यासाठी स्नान करावं मन शुद्ध होण्यासाठी प्रार्थना म्हणावी बुद्धी शुद्ध होण्यासाठी स्वाध्याय करावा अभ्यास नाही बरं का स्वाध्याय स्वचा अध्याय अभ्यासाने अहंकार येण्याची शक्यता आहे स्वाध्यायाने अहंकार येण्याची शक्यता नाही कारण तो अहंकार संतांच्या चरणी गुरूंच्या चरणी लीन होण्याची सोय त्या ठिकाणी केलेली आहे कारण त्याला स्वाध्याय म्हटलेलं आणि अशी ही त्रिशुद्धी त्यांनी केली आणि मग साक्षात जनक जे आहेत ते शुकमुनींना घेऊन गेलेत आणि शुकमुनींना त्यांनी बोध केलेला आहे विश्वामित्र सांगतायत आणि म्हणून रामा तू कुठे जा तर तू सद्गुरू करावास आणि मग श्रीराम कुठे गेलेत तर वशिष्ठांच्या कडे गेलेत जे सूर्यवंशाचे कोण आहेत तर गुरु आहेत ब्रह्मप्राप्तीसाठी रामाच्या ब्रम्हाप्तीसाठी जे नियोजन होतं तर ते वशिष्ठांच आहे विश्वामित्र म्हणतात आता तू वशिष्ठांना प्रार्थना कर आणि प्रार्थना केल्यानंतर त्यांनी म्हटलंय की तशी प्रार्थना करून राम कुठे गेलेत तर वशिष्ठांकडे गेलेत आणि वशिष्ठांकडे गेल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले की काय करायचं आणि त्या प्रश्नांना उत्तर देताना वशिष्ठांनी श्रीरामानं बोध केलाय तो बोध काय आहे बघा वशिष्ठ म्हणतायत रामाला अरे जर नरदेह म्हणून आता जन्माला आला असाल तर याच्यामध्ये काय करा तर देहभाव चित्तामध्ये ठेवू नका याचा अर्थ या देहाला किती दिवस ठरवणार देहाला किती नटवणार किती सजवणार किती नटवलं सजवलं तरी हे शरीर आहे आणि शिर शिर येते इति शरीर हा जे क्षीण होत आत्ता आहे जे सरत जातो त्याला शरीर म्हणतात आत्ता जसं तसं पुढच्या क्षणाला त्याचं स्वरूप नाहीये ज्याच्यामध्ये नित्य बदल होतो त्याला शरीर म्हणतात देह शब्दाची सुंदर उत्पत्ती सांगितलेली आहे संस्कृत मध्ये दगधनात योग्य हा हो सहा देह हा जो जाळून टाकायलाच योग्य आहे त्याला देह म्हणतात आता ज्याचं कामच जाळून टाकायचं आहे त्या देहाचे मी किती लाड करावे मावली म्हणतात ना की देह हाडाची मुळी मी तर म्हणून पोटाळी हाडाच्या मुळीला मी मी म्हणून किती पोटाळायचं आणि म्हणून देवानी काय करावं तर चित्तामध्ये देहभाव धारण करू नये पुढे म्हणलंय तुला जर ब्रह्मप्राप्ती व्हावी वाटत असेल ब्रम्हज्ञान व्हावं व्हायचं असेल तर विदेहत्व अंतरंगामध्ये बिमलं पाहिजे याचा अर्थ सुरुवात केला तरी बुद्धीनी मी देह नाही हे माझा मला तरी समजावलं पाहिजे की नको आणि असं समजावता समजावता एक दिवस त्याला सहजता येईल आणि त्या सहजतेने विदेह अवस्था प्राप्त होईल पुढे त्यांनी म्हटलंय की प्रत्येक जीवाला मिळालेले नरदेह हे घबाड आहे हे आपल्याला माहिती नाही याचा अर्थ जर ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची असेल तर शरीरम आद्यम खूप सर्व धर्म साधनम बस शरीर हे पहिलं साधन आहे आणि म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे त्याची काळजी करायची नाही काळजी घ्यायची म्हणून चिंता करायची नाही काय करायचं आधीच काळजी घ्यायची म्हणून जे मला मिळालेलं आहे आणि ते भांडवल आहे कधी विचार करत नाही आमच्या मनात ते म्हणतात बघा पर, पर, परमार्थासाठी काय आवश्यक का आहे मन आवश्यक आहे बुद्धी आवश्यक आहे आणि शरीर आवश्यक आहे आता हे भांडवल परमार्थासाठी आवश्यक आहे आणि प्रपंचासाठी सुद्धा हेच आवश्यक आहे तिन्ही भांडवल देऊनच त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे आम्ही रोज रामरक्षा म्हणतो पण कधी कळत नाही ते श्लोक आहेत ना रामाचं मनसा स्मरामी हे सगळं देऊनच पाठवलेलं आहे पण त्याचा वापर लौकिकासाठी केला, हो केला तर प्रपंच होतो आणि रामासाठी केला तर तोच परमार्थ होतो आता क्रियातीच तीच करायची काही फरक नाही स्वयंपाकच करायचं आहे मला पण घरच्या लोकांनी गिळण्यासाठी नाही तर माझ्या रामाने सुंदर खावा म्हणून बास काम तेच फक्त हेतू बदलला आणि भाव बदलला भाव बदलला की क्रिया आहे काही फरक नाही म्हणून क्रियेवरनं आपल्याला काही ठरवता येत नाही बहिरंगातून काही ठरवता येत नाही हो समर्थांची आणि तुकोबारांची एक सारखी होवी आहे समर्थ म्हणतात एक तटस्थ मानसी एक सहजाची आळशी दोन्ही म्हणू ये सारखी वर्म जाणे तो पारखी एक डोळे मिटून शांत बसलाय दुसरा आळशी काहीच करत नाही म्हणून डोळे मिटून बसलाय आता त्यातल्या ज्ञानी कोण कोण ओळखणार एक तटस्थ मानसी एक सहजाची आळशी दोन्ही सारखी आहेत का दोनी म्हणू नये सारखी वर्म जाने तो पारखी आता जो ज्ञानी आहे त्याला कळेल यातला आळशी कोण आहे आणि यातला नित्यतृप्त कोण आहे म्हणून वरच्या बहिरंगाच्या क्रियेवरून काहीच कळणार नाही आपल्याला वशिष्ठ इथे सांगतायत रामाला लक्षात घ्या की जे नरदेह मिळालेलं आहे त्या नरदेहामध्ये नरदेहा आपल्याला कर्म करायचंच आहे आपल्याला नरदेहाचं वैशिष्ट्य कळलं पाहिजे की दोन गोष्टी आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत आणि या दोन्ही गोष्टी आपण एका वेळेला वापरू शकतो आपण शाळेमध्ये गेलेलो आहोत एक सिद्धांत शिकलेलो आहोत आणि तो सिद्धांत म्हणजे टू पॅरल लाईन्स नेवर मीट दोन समांतर रेषा एकमेकींना कधी छेदत नाहीत अगदी तसच माझं शरीर आणि माझं अंतकरण या दोन समांतर रेषा आहेत म्हणून शरीरानी कर्म करायचं अंतरंगानी मला जिथे राहायचं तिथे राहायचं कोणाचा कोणाशीही विरोध नाही भांडण नाही कधी एकमेकांना छेदण्याची शक्यता नाही आणि आम्ही म्हणतो आम्हाला परमार्थाला वेळच नाही वेळ नाही नाही करायचा नाही लक्षात घ्या मला त्याची गरज नाही ज्या क्षणी मला परमेश्वराची गरज वाटते त्यावेळेला मी सगळं सोडले आणि पहिल्यांदा ते करायला बसलो म्हणून ज्याला तहान लागली ना तो उठून पाणी पिणारच आहे त्याच्यासाठी तो तयार आहे फक्त आम्हाला बरेच वेळेला काका गमतीनी म्हणतात आम्हाला परमार्थ अध्यात्म सुद्धा काय करायची असते तर सात्विक करमणूक करून घ्यायची असते सात्विक करमणूक म्हटलं तर काय मिळणार काही नाही मिळणार नाही चला आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो आनंद मिळेल मानसिक प्रत्यक्षात आनंद नाही सुखाचा आभास आहे आनंदाचाही आभास आहे म्हणून ती तृप्तीची आलेली ढेकर नाही आणलेली ढेकर आलेली ढेकर आणि आणलेल्या ढेकरीमध्ये फरक आहे वशिष्ठ रामाला बोध करताना सांगतायत की नरदेह घबाड आहे दोन गोष्टी मिळालेल्या आहेत म्हणून शरीराने तुला काय करायचंय तर युद्ध करायचंच आहे त्या शरीराचा वापर करायचा आहे पण अंतरंगाने मात्र ब्रह्म तुला करून घेता येते आत्मपुरुषार्थाने कौशल्याने काय करावं तो भगवान मार्गाने जावं म्हणजे आत्मपुरुषार्थ वापरला पाहिजे भगवत मार्गाने गेलं पाहिजे भगवंताचं भजन केलं पाहिजे आणि पुरुषार्थानी कर्मसुद्धा केलं पाहिजे यातलं काहीही जीवाला टाळता येत नाही असं वैशिष्ट्य रामाला सांगतायत पुढे त्यांनी म्हटले वासनेच्या नदीमध्ये गटांगाळ्या खाता कामा नये वासना कधी आपल्याला दगा देईल सांगताच येत नाही आज माई नाही म्हणतोय पण कधीतरी पटकन येईल आणि कधी उसळी मरेल सांगता येत नाही म्हणून त्या नदीमध्ये गटांगळ्या जीवानी खाता कामा नयेत पुढे त्यांनी म्हटले शम आणि दम, दम जे आहेत हे शम दम जे आहेत जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे आणि सावधतेनी चित्तावरती आरडून चित तत्वाला जाऊन भेडलं पाहिजे शम आणि दम दोन गोष्टी पुरुषार्थाने कमावण्याच्या आहेत दम म्हणजे इंद्रियांना विषयांपासून आवरणं आणि शम म्हणजे विषयांपासून मनाला आवरणं किती शब्द ऐकायला सोपे वाटतात पण इतके सोपे नाहीत होते मी माझा अनुभव सांगतोय कधीतरी मुलगी म्हणते ऐकाय रोज रोज स्वयंपाक केल्यास खूप कंटाळलाय आज आपण मस्त हॉटेलमध्ये जाऊन जेऊया म्हणजे तुलाही करायला नको गप्पा मारू आपण आता मुली आल्या की आम्ही पण जातो सगळे हॉटेलमध्ये जातो संध्याकाळी मस्त जेवतो भरपूर जेवलेलो असतो इथपर्यंत येईपर्यंत काही आज जाणार नसतं पण तरी सुद्धा लक्षात येतं एवढे खाल्लेले आम्ही जेव्हा त्या हॉटेलच्या बिल देताना टेबल पाशी येतो तेव्हा आमच्या न आमचा हात त्या बडीशोपेच्या ताटलीत जातोच का ता जातो हो भरलेलं आहे बर का, काही गरज नाही येते खायची अजिबात अन्न जायला जागा नाहीये पण तरी सुद्धा जातं ना इंद्रिय आवरता आली ना शमदम अतिशय अवघड आहे वशिष्ठ म्हणतात रामा जर ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची असेल तर शमदम आवरला पाहिजे आणि त्याचबरोबर सावधतेने चित्तावरती आरडून चित तत्वाला जाऊन भेडलं पाहिजे पुढचा बोध फार सुंदर आहे अंतःकरणामध्ये करून ठेवावा असं सांगतायत वाल्मिकी रामाला मनाने मनाला सावध करावे पुढे म्हटले मनानी मनाचं निर्दालन करावं आणि तिसऱ्यांदा म्हटलंय मनानी मनाचंच अनुसंधान ठेवावं किती अवघड आहे मनानी मनाला सावध करणं आमच्या मनात्याने म्हणतात वाटलं ना मनामध्ये आत्ता मला काय खायचंय शिरा खायचाय लगेच मनाला सांगावं तुला शिरा हवाय ना आत्ता देणार नाही आत्ता दिला तर तू सोपशील म्हणून जरा थांब मग दोन दिवसांनी द्यायचं पण दिलाच नाही तर ते अपुप्त राहील मागितलेलं लगेच दिलं तर ते सोकावेल म्हणून त्या मनाला हळूहळू आपल्याला पाहिजेत असं जवळवायचं असेल तर विषय द्यायचा कारण का त्या एका विषयासाठी पुन्हा यावं लागेल पुन्हा इथे यायचं नाही ना म्हणून द्यायचं नक्की पण त्यानी मागितलं तेव्हा नाही असं हळूहळू मनाला आवरणं मनानी मनाला आवरणं आणि मनानी मनाचं निर्धालन करणं मनाचं मन पण मोडून काढणं का सारखा धावतोय तिकडे इकडे का का पळतोय तिकडे पळावास वाटलं अक्का नेहमी म्हणायच्या मनाचं पळणं म्हणजे काय कोळी पाली की भात खावास वाटतं भात बघितलं की भजी मागावीशी भजी बघितलं की कोशिंबीर मागावीशी वाटते त्यापेक्षा मनाला शिकवा आली आहे ना पोळी पोळीचं चिंतन करा ना ही पोळी कुठून आली आहे ही गावाची बनली आहे गह कुठे आला शेतामध्ये आला शेताला आधार काय जमीन आधार आहे जमिनीला आधार काय जल आधार आहे जला आधार कोणता आहे तेजाचा आहे तेजाला आधार वायूचा आहे वायूला आधार आकाशाचा आहे आकाशाला आधार, आकाशा आकाशा आधार परब्रह्माचा पोळी खाताना ब्रम्हचिंत मनाच मनाचं निर्धारन केलं का आम्ही कधी हे निर्दालन जोपर्यंत करता येत नाही तोपर्यंत त्या टप्प्यापर्यंत नाही ना बरं पर ब्रह्मापर्यंत जाता येणार वैशिष्ट्य म्हणतात मनाने मनाचं निर्धालन करणार मनाने मनाशी अनुसंधानं ठेवा जे तत्त्व मला ठेवायचे त्याचं अनुसंधान अनुसंधान अनुज म्हणजे मागे मागे जाणे याचा अर्थ ज्याचं अनुसंधानं ठेवायचं जाणीवपूर्वक जप करणे जप म्हणजे जपणे याचा अर्थ जो जाणीवपूर्वक हृदयात जपावा लागतो त्यालाच तर जप म्हणतात ना ते अनुसंधान जाणीवपूर्वक केलं पाहिजे जे साधन करायचंय जाणीवपूर्वक करायचंय अजाणतेपणाने नाही आणि म्हणून मनाने मनाचे अनुसंधानं करणे आणि असं जर साधना तू केलीस तर रामा तुला काय होईल ब्रह्मप्राप्ती होईल आणि मग सर्व विश्व ब्रम्हमय आहे हा उपदेश त्यांनी केलाय अहम भावना जी आहे ती अहम भावना हेही ब्रह्मातच पुरण आहे आणि तेच पुरण हे जर विकृत झालं तर त्यालाच अहंकार म्हणतात आणि म्हणून तेच भ्रांतीचं मूळ आहे हा सगळा बोध केला समाधी स्थिती काय असते त्याचा सगळा परिपूर्ण अनुभव वशिष्ठानी जो आहे तो रामाला दिला रामाला पूर्णंद अवस्था प्राप्त झाली आणि मग कथेची महती पुन्हा वशिष्ठांनी सांगायला सुरुवात केली आणि ते म्हणतात जेव्हा आपण अवतारांच्या लीला ऐकतो ना तेव्हा त्याच सगळ्या स्मरणाने आपल्याला काय मिळते तर मुक्ती मिळते आणि मुक्तीकडे जेव्हा जीवाचा प्रवास सुरू होतो तेव्हा जीवाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते आणि मग जीवनमुक्त अवस्था म्हणजे काय एक अशी अवस्था येते की सुरुवातीला तानं बाळ आहे नुसतं हातपाय हलवतय जिथे हेतूच नाही जिथे हेतू नाही त्याला क्रिया म्हणतात आणि मग तेच मूळ जेव्हा शाळेत गेलं की म्हणते हे माझं दप्तर आहे माझी पेन्सिल आहे याचा अर्थ आता मी अभ्यास करतो मी जेवण करतो याला कर्म म्हणतात याचा अर्थ जेव्हा कर्मामध्ये अहम नाही त्याला क्रिया म्हणतात मग जीव कर्म करायला लागतो कर्म करता करता कधीतरी एखाद्या संतांच्या सहवासात येतो आणि मग त्याला कळतं की त्या कर्माचा मला लेप लागतो याच्यातून जर मला सुटायचं असेल तर मला कर्मयोग केला पाहिजे म्हणून तो कर्मयोग साध्य करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक कर्मामध्ये भगवंताला जोडून देतो आणि मग असं जोडून देता देता एक दिवस तो नैष्कर्म सिद्धीला पोचतो आणि ज्या वेळेला नैष्कर्म सिद्धीला जातो तेव्हा क्रिया हातातून घडत राहते पण हेतू नाही म्हणजे क्रियेपासून सुरुवात झालेली क्रिया क्रिया कर्म कर्मयोग नष्कर्मसिद्धी करून पुन्हा सहज अवस्थेमध्ये जीव प्रविष्ट होतो याला जीवनमुक्त स्थिती असं म्हटलेलं आहे या जीवनमुक्त स्थितीपर्यंत जीवन प्रवास करून घेतला पाहिजे असं वशिष्ठ रामाला सांगतायत आणि मग वशिष्ठ रामाला म्हणतायत की अरे समाधी स्थिती तुला प्राप्त झाली आहे पण समाधी स्थिती कशी ओळखायची ते मी तुला सांगतो आणि वशिष्ठांनी समाधी स्थितीचे क्रायटेरिया सांगायला सुरुवात केली पहिला टप्पा ते म्हणत आहेत की ज्या वेळेला जीवाला समाधी प्राप्त होते तेव्हा जगताचे दोष दिसत असले तरी सुद्धा आपलं ब्रह्माचं ब्रह्म पण न मोडणं याला समाधीची पूर्णावस्था म्हणतात याचा अर्थ ज्याला पूर्ण समाधी प्राप्त झालीय पूर्ण ज्ञान झालंय तरी सुद्धा त्याला जगताचे दोष दिसतात पण त्याचं ब्रह्म पण मोडत नाही तो ब्रह्मानंदामध्येच राहू शकतो त्या दोषांकडे साक्षी भावानी जसा हा दिवा आपल्याकडे बघतोय हा स्त्री आहे का हा पुरुष आहे का हा माईका आहे जमीन आहे का त्याला काही नाही तो त्याचं काम फक्त दिवा देण्याचं करणार अगदी तसं ज्ञानी जो आहे तो जगताकडे चैतन्य स्वरूपा ब्रह्मस्वरूपानी बघतो दोष त्याला दिसतात पण त्याच्या ब्रह्मस्वरूपामध्ये त्याच्या ब्राह्मिक स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडत नाही दुसरं त्यांनी म्हटलंय की याला ज्याला समाधी प्राप्त झाली ज्याला पूर्णानंद प्राप्त झाला त्याला विरोधी कर्माचरण दिसलं तरी सुद्धा जो करणार आहे त्याला तो चैतन्य घन मानतो आणि पूर्ण समाधानी राहतो आपलं असं होतं का बघा टी व्ही रावल्यानंतर राजकारण झालं सुरू झालं आणि त्यातला एखादा नको असलेला नेता समोर आला की आपला तोंडाचा पट्टा सुरूच कारण त्याचं विरोधी कर्माचरण असत आपण सत्य बोलत असतो पण ते विरोधी कर्माचरण आपल्याला गप्प बसू देत नाही समाधी स्थिती नाही त्यांनी म्हटले की जेव्हा विरोधी कर्माचरण दिसतं त्यावेळेला ते दिसत असून सुद्धा तो करणारा चैतन्य घन आहे म्हणून इंग्रजीमध्ये सुंदर म्हण हेट दीन नॉट सिनर पापाचा द्वेष करा पाप करणाऱ्याचा द्वेष करू मला याचा अर्थ तत्व बघणं त्याच्यामध्ये जे चैतन्य तत्व आहे ते चैतन्य घन तत्व आहे आणि तत्वावरती जर दृष्टी असेल तर त्यांनी केलेला विरोधी कर्माकडे आपलं लक्ष नसणार आहे मग काय बघायचं डॉक्टर का, का म्हणतात पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठल बघायचा की बडवा बघायचा ज्याला बडवा बघितला त्याला विठ्ठल कधीच दिसणार नाही याचा अर्थ तो, तो मला बाधितच करायला पाहिजे ज्या मी तो बाधित करेन त्यावेळेला मला पांडुरंग दिसणार तोपर्यंत मला पांडुरंग दिसणार नाही मग मा मला कोणाचं दर्शन घ्यायचं पांडुरंगाचं घ्यायचं ना मग बाकी काही बघायचं नाही ते जसं असायचं तसं असू दे ते त्यांच्या कर्माने जातील आम्ही कशाला कोण करणार त्यांची व्यवस्था करायला तो घेईल ना अवतार बसलेला आहे ना तिथे युगे अठ्ठावीस सा। आपलं सामर्थ्य आहे का त्यांना सुधारायचं जर माई तर मी त्यांच्याविषयी का बोलावं वा। माझी वाणी का निंदवावी किती आपण माया घालवत असतो बरं आपली वाणी आणि म्हणतो आम्हाला नाम घ्यायला वेळच नाही कारण ती हो नको तिथे गुंतलेली वशिष्ठ म्हणतात विरोधी कर्माचरण दिसले तरी चैतन्य गण मानून पूर्ण समाधान मानणं हे पूर्ण ज्ञानाचं लक्षण आहे आणि तिसरं म्हटलंय बाह्य कर्म विधीपूर्वक वेदोक्त करण आणि हे करताना अंतरंगामध्ये मात्र संपूर्ण विषयांचा त्याग करण आणि इथे वशिष्ठांचा बोध येतो ते म्हणजे अंतस्त्यागी बहिर्भोगी लोकी विहर राघव तू राजा आहेस तुला सगळे भोग मिळणार आहे पण बहिरंगामध्ये ते भोग जरी भोगले तरी अंतरंगामधून त्या सगळ्याचा त्याग कर विधीपूर्वक वेदांनी सांगितलंय तसं सा विधीपूर्वक कर्म कर निषिध कर्माचा पूर्णपणे त्याग कर आणि अशा प्रकारचं कर्म करून त्याग युक्त भोग जो आहे तो तुघे या सगळ्या बोधांनी साक्षात रघुनाथाला आत्मज्ञान झालं प्रबोध लक्षण जे आहे ते तिथे आहे आणि वशिष्ठांनी साक्षात जो गुरु उपदेश केलाय आणि रामाच्या ठिकाणी मोक्ष नांदवलेला आहे असं आपल्याला वाल्मिकी सांगतात रामपूर्ण जो आहे तो ज्ञानाने परिपूर्ण तरुणवयामध्येच झाला आणि त्यानंतर जे आहेत ते त्यानंतर विश्वामित्र आता रामाला घेऊन गेलेत कुठे तर वनामध्ये घेऊन गेलेत आणि वनामध्ये घेऊन जाताना आता दशरथांनीही कबुली दिली आणि ज्या वेळेला ते निघाले फार सुंदर वर्णन केले वाल्मिकी रामायण के ज्या वेळेला निघाले ना त्यावेळेला लक्षात असं आलं की काही शुभशकून आणि काही अशकून अपशकून होतात विश्वामित्र ज्यावेळेला रामाला निघाले त्यावेळे लक्ष्मण म्हणतोय मी पण येणार आहे आणि म्हणून राम लक्ष्मण दोन्ही पुत्रांना घेऊन विश्वामित्र निघालेले आहेत ज्या वेळेला या तिघांना घेऊन निघाले त्यावेळेला त्यांना काय काय शुभ झाले आपल्या लक्षात येईल आपण एखादं चांगलं कर्म करायला काय दिसावं सांगितलेलं आहे बरं का रामायणामध्ये वाल्मिकी म्हणत आहेत पहिल्यांदा शुभ शकून झाला तो म्हणजे गोपी दिसल्या दुसऱ्यांदा काय दिसलं तर ब्राह्मण दिसला तिसऱ्यांदा बघितलं तर कावळा दिसला त्यानंतर हंस दिसला नंतर मुंगूस दिसलं आणि त्यानंतर भरद्वाज पक्षी दिसला हे सगळं बघितल्यानंतर विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला आणि विश्वामित्र म्हणतायत रामाला अरे तुला आणि लक्ष्मणाला मी घेऊन चाललोय बरं का पण मी तुला सांगतो की आपल्याला आता नक्की यश आहे आणि यश का आहे कारण मुंगूस दिसला म्हणजे युद्धामध्ये यश हमखास मिळणार आहे प्रत्येक गोष्टी काय काय आहे त्यांनी म्हटलंय की जर गवळण दिसली असेल तर गवळण ही ऐश्वर्याचं प्रतीक आहे म्हणून गवळण दिसली ऐश्वर मिळणार आहे ब्राह्मण भेटवाली याचा अर्थ विजय प्राप्त होणार आहे हंस दिसला सुखप्राप्ती होणारे कावळा दिसला यश हमखास कारण सूक्ष्मदृष्टी एकच दृष्टी पण नक्की आहे आणि एकदृष्टी असल्यामुळे सूक्ष्मदृष्टी आहे आणि सूक्ष्मदृष्टीने कार्य केलं तर यश जीवनामध्ये हमखास आहे भरद्वाज पक्षी याचा अर्थ कार्याची सिद्धी परिपूर्ण होणार आहे विश्वामित्रांनी दोन्ही बालकांना नेलेले रामाला बाजूला नेलेलाय आणि पहिल्यांदा त्याला काय दिलेलं आहे तर सिद्ध मंत्र दिलेला आहे सिद्ध मंत्र कशासाठी त्या सिद्ध मंत्राचं ज्या वेळेला मनन किंवा पठण केलं जातं त्यावेळेला शास्त्र असं म्हणत शुधा तृषा आळस आणि निद्रा या चारीवरती पूर्ण संयमन आहेत या चारही गोष्टी आपल्याला आवरतच नाहीत झोप आवरत नाही शवणाला बसतो पण झोप आवरत नाही अभ्यासाला बसतो पण झोप आवरत नाही अभ्यासाला बसलो तरी भूक लागते ताण तरी लागते लक्षात येतं मुलं मागतात ना आई अभ्यास कर म्हटलं की आई जरा भूक लागली लाडू दे ना मग बसतो म्हणतो बिस्किट तरी दे याचा अर्थ ह्या चारही गोष्टींवरती नियंत्रण आलं पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदी काय दिलंय तर सिद्ध मंत्र दिलाय आणि सिद्ध मंत्र देऊन विश्वामित्रांनी आता प्रत्यक्ष ज्याला डायरेक्ट एज्युकेशन म्हणतात ते रामा आणि लक्ष्मणा यांना द्यायला सुरुवात केली पुढचा विषय आपण उद्या बघूया आजची रामकथा जी आहे ती प्रभू रामाच्या चरणी समर्थांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी समर्पित करते इथेच थांबते राजा दिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान जय जय जय रघुव समर्थ